स्कंद सहावा अध्याय पंधरावा जनक राजाची उत्पत्ती जन्मप्राप्ती झाली पण त्या निमी राजाला देहप्राप्ती कशी झाली ते सांगा व्यास म्हणाले हे राजा वशिष्ठांना पुन्हा देहप्राप्त झाला पण निमीला मात्र देहप्राप्ती झाली नाही इकडे वशिष्ठांनी शाप दिल्यावर यज्ञाचे ऋत्विकिंता करू लागले ते म्हणाले आता काय करावे हा यज्ञ पूर्ण होताच दीक्षा घेतलेल्या त्या धार्मिक राजाला शाप झाला खरोखरच दैव योग्य होणारे टळत नाही असे म्हणून विविध मंत्र्यांनी यज्ञ समाप्तीपर्यंत त्यांनी त्याचा तो निर्विकार देह तसाच सुरक्षित ठेवला यज्ञ समाप्तीनंतर सर्व देव आले निमी राजा करता सर्वांनी देवांची प्रार्थना केली तेव्हा नाममात्र श्वासोच्छवास करीत असलेल्या आणि खिन्न झालेल्या राजाला ते म्हणाले राजर्षे आम्ही तुझ्या यज्ञाने संतुष्ट झालो हो। आहोत तू वर माग तुझ्या या यज्ञामुळे तुला दिव्य जन्म प्राप्त होईल म्हणून तुला देव अथवा मानव यापैकी जो देह हवा असेल तो मागून घे तुझ्या पुरोहित पूर्वीप्रमाणेच दुसरा देह धारण करून पृथ्वीवर राहत आहे तुला इच्छा असेल तर तूही तसा देह माग हे ऐकून निमिरा म्हणाला हे सूर्यश्रेष्ठ वास्तव्य हे शब्द ऐकून देव म्हणाले ही गोष्ट सिद्धीस नेण्यास फक्त भगवतीच समर्थ आहे तू सर्वेश्वरी शिवेची प्रार्थना कर ती तुझी इच्छा पूर्ण करील हे ऐकून राजाने भगवतीची प्रार्थना केली तेव्हा देवीने प्रसन्न होऊन त्याला दर्शन दिले ते तेव्हा मुनीही राजा म्हणाला वास्तव्य होऊ दे जगदंबिका म्हणाली हे राजा तू निर्मल ज्ञान प्राप्त करशील तसेच भूतांच्या नेत्रांच्या पापण्यामध्ये तुझे वास्तव्य होईल प्राण्यांचे नेत्र तुझ्यामुळेच उघडझाप करतील पण देवांचे दृष्टी उघडीच राहील असे सांगून ती देवी गुप्त झाली नंतर विचार करून सर्व मुनी निमेचा देह मंडपात आणला निमेला पुत्रप्राप्ती होण्यासाठी त्यांनी वेदोक्त मंत्राहन केले मंथन करताच तेथे साक्षात निमी सर्व लक्षण पुत्र उत्पन्न झाला तो अरणी मंथांतून उत्पन्न झाल्याने त्याचे नाव मिथे असे ठेवले तो माते शिवाय फक्त जनकापासून उत्पन्न झाल्यामुळे त्याला जनक म्हणतात विदेही नेहमीपासून त्या वंशाची वृद्धी झाल्यामुळे पुढे त्याच्या वंशजास्त विदेही म्हणूनही लोक संबोधू लागले अशा रीतीने उत्पन्न झालेल्या जनकाने पुढे गंगेच्या किनाऱ्यावर एक सुंदर नगर वसवले सुंदर गोपुरे हवेल्या तसेच धनधान्यांनी युक्त अशा नगरीला लोक मिथिला म्हणू लागले ह्या वंशात जन्मास आलेले राजे जनक या नावाने प्रसिद्ध झाले ह्याप्रमाणे हे जन्मित्र निवेदन केले राजा म्हणाला हे भगवन पण वशिष्ठ हा ब्रेवाचा पुरवठा पुरोहित आणि महान तपस्वी असे असताना त्या ब्राह्मण गुरुला क्षमा न करता राजाने शाप कसा दिला व्यास म्हणाले इंद्रियाधीन असलेल्या प्राण्यांच्या ठिकाणी क्षमा संभव नाही त्यातून समर्थ पुरुषाचे ठिकाणी क्षमा असणे अशक्यच सर्व संग परित्याग केलेले मुनी सुद्धा काम क्रोधारी अडकून राहिले आहेत म्हणून जिंकणारा प्राणी दुर्लभ स्वर्ग भूलोक वैकुंठ कैलास यापैकी कोठेही सर्व इंद्रिय जिंकलेला पुरुष आढळणार नाही मोठे महातपस्वी मुनीही त्रिगुणयुक्त आहेत अशा स्थितीत मानवांची गोष्टच नको सांख्य वेता कपिल मुनीने सगर पुत्रांना दग्ध केले अहंकारापासूनच त्रैलोक्याची के उत्पत्ती असल्याने ते कार्यकारण भवानी युक्तच राहणार प्रत्यक्ष विष्णू महेश हे त्रिगुणांनी व्याप्त आहेत मग मानव त्रिगुणांनी युक्त असल्यास आश्चर्य कोणते सर्व ठिकाणी गुणसंकरच झालेला आहे तिन्ही गुण समानतेने राहत नाही फक्त परमात्माच त्रिगुण आहे म्हणून तो कुणालाही दिसत नाही तो अतर्की असून निर्लेप आहे तोच अविनाशी आहे सर्व भूतांच्या ठिकाणी आदिशक्ती यांचे ऐक्य आहे त्यांचे ऐक्य जाणारा पुरुष सर्वमुक्त होय अद्वै त्याचाच मोला शक्ती आणि परमात्म्या ऐक्याची जाणीव झाली तो गुणमुक्त होतो दोन प्रकारच्या ज्ञानांपैकी शाब्दिक ज्ञान हे बुद्धीजन्य आहे वेदशास्त्रांचा अर्थ समजल्याने शब्द प्राप्त होते सुतर्क आणि कुतर्कामुळे विकल्प निर्माण होतात वितर्कामुळे भ्रम होतो त्यापासून बुद्धिभ्रंश आणि अखेर सर्वांचा नाश होतो दुसरे अनुभवसुर्लभ आहे परमात्म्याविषयी आसक्ती उत्पन्न झाल्याने हेच ज्ञान मिळते शब्द ज्ञानाने कार्यसिद्धी होत नाही शील क्षमा धैर्य संतोष दुसऱ्याचे भले करण्याची बुद्धी हे ज्ञानाचे उत्तम फळ आहे शिवाय षड्रुपोंचा नाश होत नाही मन चंचल असते, सर्व प्राणी मनाच्या आधीन असतात काम क्रोध चित्तातून उत्पन्न होतात पूर्वी शुक्राच्या अपराधाला या क्षमा केली पण निमिने मात्र वशिष्ठांना क्षमा केली नाही भृगुपुत्र शुक्राने मात्र क्रुद्ध होऊन ययातीला शाप दिला होता पण ययातीने शाप दिला नाही उलट शापा प्राप्त शापाला जरेचा स्वीकार केला तात्पर्य कोणी सौम्य तो कोणी उग्र असतो हा स्वभावभेद भेद असल्याने कोणाचाच दोष दिसत नाही धन व्याप्त होऊन हय नावाचे राजे क्रुद्ध झाले ब्रम्ह हत्येच्या पातकांची न बाळगता त्यांनी भृगुवंशातील सर्व ब्राह्मण पुरोहितांचा नाश केला अध्याय पंधरावा समाप्त